मत्तय अध्याय बावीस येशून त्यांच्याशी बोलण्यास सुरुवात करून पुन्हा एकदा बोध कथेचा वापर केला तो म्हणाला स्वर्गाचे राज्य एका राजासारखे आहे त्याने त्याच्या मुलाच्या लग्नानिमित्त भोजनाचे आमंत्रण दिले त्याने त्याच्या नोकरांना पाठवून ज्यांना लग्नाचे आमंत्रण होते अशाना बोलाविण्यास सांगितले पण लोकांनी राजाच्या मेजवानीस नकार दिला नंतर राजाने आणखी काही नोकरांना पाठवून दिले राजा नोकरांना म्हणाला मी त्या लोकांना अगोदरच आमंत्रण दिले आहे म्हणून आता जा आणि त्यांना सांगा पहा मेजवानी तयार आहे मी चांगल्यातील चांगले बैल आणि वासरे कापली आहेत आणि सगळे तयार आहे लग्नाच्या मेजवानीस या नोकर गेले आणि त्यांनी लोकांस येण्यास सांगितले पण त्यांनी नोकरांच्याकडे लक्ष दिले नाही ते आपापल्या कामास निघून गेले एक शेतात काम करायला गेला तर दुसरा व्यापार करायला गेला काहींनी मालकाच्या उरलेल्या नौकरांना पकडून मार दिला व जिवे मारले राजा फार रागावला त्याने त्याचे सैन्य पाठविले आणि त्यांनी त्या खुण्यांना ठार मारले त्यांनी त्यांचे शहर जाळले मग राजा त्याच्या नौकरांना म्हणाला मेजवानी तयार आहे पण ज्यांना बोलाविले होते ते पात्र नव्हते म्हणून रस्त्यांच्या कोपऱ्यांवर जा आणि तेथे ते तुम्हाला जे भेटतील त्यांना लग्नाच्या मेजवानीला बोलवा मग ते नोकर रस्त्यावर गेले त्यांना जे जे लोक भेटले त्यांना जमा केले ज्या ठिकाणी लग्नाची मेजवानी तयार होती तेथे ते नोकरांनी चांगल्या आणि वाईट लोकांना जमा केले आणि ती जागा भरून गेली मग त्या सर्वांना भेटण्यास राजा तेथे ते आला मेजवानीसाठी साजेल असा पोशाख न केलेला एक मनुष्य राजाला तेथे आढळला राजा त्याला म्हणाला मित्रा तुला येथे कोणी व कसे येऊ दिले मेजवाणीला साजेसे कपडे नसताना तो येथे कसा आला पण तो गप्प राहिला तेव्हा राजाने नौकरांना सांगितले या मनुष्याचे हात व पाय बांधा आणि त्याला बाहेर अंधारात टाका तेथे रडणे आणि दात खाणे चालेल कारण बोलाविलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडे आहेत मग परशी गेले आणि येशूला कसे पकडावे याचा कट करू लागले त्याला शब्दात पकडण्याचा प्रयत्न करू लागले परुषांनी येशूला फसविण्याच्या हेतूने काही माणसे त्याच्याकडे पाठविली त्यांनी आपली काही माणसे शिष्य आणि हिरोधी गटाच्या काही लोकांना येशूकडे पाठविले ते म्हणाले गुरुजी आम्हाला माहीत आहे की आपण सत्यवचनी आहात आणि तुम्ही देवाचा मार्ग प्रामाणिकपणे शिकवता व दुसरे काय विचार करतात याची तुम्ही परवा करीत नाहीत तुम्ही सर्वांना समान मानता म्हणून तुमचे मत आम्हाला सांगा काय सराला करदेने योग्य आहे की नाही येशूला त्यांचा दुष्ट उद्देश माहीत होता म्हणून तो म्हणाला तुम्ही माझी परीक्षा का घेत आहात कर भरण्यासाठी जे नाणे वापरले जाते ते मला दाखवा त्या लोकांनी येशू चांदीचे एक नाणे दाखविले तेव्हा येशून विचारले या नाण्यावर कोणाचे चित्र आहे आणि या नाण्यावर कोणाचे नाव लिहिलेले आहे त्या लोकांनी उत्तर दिले त्यावर कैसराचे चित्र व नाव दिले आहे यावर येशू त्यांना म्हणाला जे कैसराचे आहे ते कैसराला द्या आणि जे देवाचे आहे ते देवाला द्या येशू जे म्हणाला ते त्या लोकांनी ऐकले तेव्हा ते आश्चर्यचकित झाले आणि तेथून निघून गेले त्याच दिवशी काही सधुकी लोक त्याच्याकडे आले हे लोक असे समजतात की पुनरुत्थान नाही त्यांनी येशूला एक प्रश्न विचारला ते म्हणाले गुरुजी मोशेने शिकविले की जर एखादा मनुष्य मेला आणि त्याला मूल नसेल तर त्याच्या भावाने किंवा जवळच्या नातेवाईकाने त्याच्या पत्नीशी लग्न करावे म्हणजे मेलेल्या भावासाठी त्यांना मुले होतील आता आमच्यामध्ये सात भाऊ होते पहिल्याने लग्न केले आणि नंतर तो मेला आणि त्याला मूल नसल्याने त्याच्या भावाने त्याच्या पत्नीशी लग्न केले असेच दुसऱ्या व तिसऱ्या भावाच्या बाबतीतही घडले व सातही भावानी तिच्याशी लग्न केले आणि मेले शेवटी ती स्त्री मेली आता प्रश्न असा आहे की पुनरुत्थानाच्या वेळेस ती कोणाची पत्नी असेल कारण सर्व सातही भावाने तिच्याशी लग्न केले होते उत्तर देताना येशू त्यांना म्हणाला तुम्ही चुकीची समजूत करून घेत आहात कारण तुम्हाला देवाचे वचन किंवा सामर्थ्य माहित नाही तुम्हाला समजले पाहिजे की पुनरुत्थानानंतरच्या जीवनात लोक लग्न करणार नाहीत किंवा करून देणार नाहीत उलट ते स्वर्गात देवदूतासारखे असतील तरी मृतांच्या पुनरुत्थानाच्या संदर्भात देव, देव तुमच्या फायद्यासाठी जे बोलला ते तुम्ही अजूनपर्यंत वाचले नाही काय तो म्हणाला मी अब्राहम इसाहा आणि याकोबाचा देव आहे हा देव मेलेलांचा देव नाही तर जिवंत लोकांचा देव आहे जेव्हा जमावाने ते ते हे ऐकले तेव्हा ते आश्चर्यचकित झाले येशू ने लोकांना अशा बोध कथा सांगितल्या की त्यांना वाद घालता येईना हे परुषांनी ऐकले म्हणून परुषांनी एकत्र येऊन मसलक केली एक परुषी नियमशास्त्राचा जाणकार होता त्या पुरुषांनी येशूची परीक्षा पाहावी म्हणून प्रश्न केला त्याने विचारले गुरुजी निम शास्त्र को आज्ञा सर्वे महत्व की है ये उत्तर दिख प्रभु देव देवर प्रीति करा तुम्ही त्याजवर पूर्ण हृदया पूर्ण जीवाने पूर्ण मनाने प्रीति करा हि पेली आज्ञा है हिच्सारखी दुसरी एक है जी अपना ती इतर प्रीति करा सर्व नियमशास्त्रेष्टे लिखाण दो आज्ञा वरच अवलंबन है म्हणून परुषी एकत्र उभे असताना येशू ने त्यांना प्रश्न केला येशू म्हणाला ख्रिस्ताविषयी तुमचे काय मत आहे तो कोणाचा पुत्र आहे परुष्यांनी उत्तर दिले ख्रिस्त हा दाविदाचा पुत्र आहे त्यावर येशू त्यांना म्हणाला मग दाविदाने त्याला प्रभू असे का म्हटले दाविदाच्या अंगी पवित्र आत्मा आला असता तो म्हणाला प्रभू माझ्या प्रभूला ख्रिस्ताला म्हणाला मी तुझे वैरी तुझे पादासन करी पर्यत मजव्या बाजूला बेस आता मग त्याला प्रभु प्रभू तर तो दाविदा पुत्र कसा होश्चर देना नहीं क्या दिवसानी प्रश्न विचारने धाड़ को लेकर